स्कंध चौथा अध्याय एकविसावा नारदानी कळ लावली पुढे ऋतुकाल प्राप्त झाल्यावर देवरूप धारण करणारी ती देवकी वसुदेवाशी समागम झाल्यावर गर्भिणी झाली रूप आणि अवयव यांनी संपन्न आणि उत्कृष्ट असा पहिला पुत्र तिला झाला तेव्हा आपल्या सत्यवचनाला स्मरून आणि भावी गोष्टी लक्षात आणून त्या देवमाता देवकीला महात्मा वसुदेव म्हणाला हे सुंदरी त्यावेळी स्वकीय पुत्र अर्पण करण्याची शपथ घेऊन मी तुला सोडवले हे सुंदरी हा पुत्र मी कंसाला देतो कारण ह्या विचित्र कर्माचे फल अजितेंद्रिय पुरुषांना समजणे दुर्घट आहे कालपाशाला अनुसरून वागणाऱ्या सर्व जीवांना खरोखर स्वकृत शुभ अथवा अशुभ कर्मांचा उपभोग घेतलाच पाहिजे सर्वथा जीवाचे नशीब हे देवाने पूर्वीच ठरवलेले असते देवकी म्हणाली हे प्रभू पूर्वी केलेल्या कर्माचे फल प्राण्यांना काही झाले तरी भोगावेच लागते पण तीर्थयात्रांनी तपश्चर्याने अथवा दानांनी त्याचा अक्षय होत नाही काय हे राजा पूर्वसंचित पापांच्या नाशाकरता महात्म्याने धर्मशास्त्रामध्ये प्रायश्चित्त विधी लिहून ठेवला आहे ब्रम्ह सुवर्ण चोरणारा सुरापान करणारा आणि मातृगमन करणारा हे ही द्वाद वार्षिक व्रत आचरल्यावर शुद्ध होता। हे निष्पापन प्रवर्तक जे याज्ञवल्क्य आणि तत्व वेते मुनी ते मिथ्या भाषण करणारे आहेत काय हे प्रभू होणार असेल ते चुकणार नाही असाच जर निश्चय असेल तर संपूर्ण मंत्रशास्त्र आणि आयुर्वेद ही मिथ्यास समजली पाहिजेत वसुदेव म्हणाला हे महाभाग्यशाली तू माझे भाषण आई मृतकर्माचे प्राप्त होणे दैवाधीन आहे सुंदरी जुनी सचित कर्मे प्रारब्ध कर्मे आणि विद्यमान कर्मे ही प्राण्यांची तीन प्रकारची कर्मे होत बीजभूत अशी जी शुभाशुभ कर्मे अनेक जन्मात मिळून प्राण्याच्या हातून झालेली असतात ती सर्व संचित होऊन राहतात नंतर स्वकर्माच्या योगाने पूर्व देहाचा त्याग केल्यानंतर कर्माधीन असलेल्या त्या जीवाला स्वकर्मांच्या योगाने नरक प्राप्त होत असतो मरणोत्तर दिव्य अथवा विषयच्छेमुळे उत्पन्न झालेल्या यातना देह्राप्त होऊन प्राण्याला स्वर्गामध्ये अथवा नरकामध्ये अनेक प्रकारच्या कर्मफलांचा उपभोग घडत असतो कर्म कर्मफलांचा उपभोग संपूर्ण होऊन पुन्हा ज्यावेळी तो प्राणी जन्मास येण्याचा समय प्राप्त होतो तेव्हा तो प्राणी लिंगदेहा सह जीव म्हणून प्राप्त होतो त्याच संचित कर्माहून भिन्न असलेली प्रारब्ध कर्मे परमेश्वर जीवाच्या मागे लागित असतो हे सुंदरी संचित आणि क्रियात्मक ही दोन प्रकारची कर्मे प्रायश्चित्ताने सत्वर नाहीशी होतात प्रारब्ध कर्माचा क्षय भोगानेच होतो प्राप्त कर्मावर विश्वास ठेवून हा पुत्र तू सर्व कर कंसाला अर्पण कर निंदेला प्राप्त करणारे मिथ्याभाषण मी कधीही केले नाही देहधारी प्राण्याने निरर्थक शोक कधीही करू नये हे कांदे ज्याचे सत्य नष्ट झाले त्याचे जीवितच व्यर्थ होय जो इहलोकाला मुकला त्याला परलोक कोठून प्राप्त होणार हे सुंदरी सत्याचे अवलंबन केल्याने आपले पुढे कल्याण होईल हे प्रिय सुख अथवा दुःख प्राप्त झाले तरी पुरुषांनी पुण्यकर्माचेच अवलंबन करावे असे वसुदेवाने सांगितले असता शोकाकुल झालेल्या देवकीने तो झालेला पुत्र वसुदेवापाशी दिला धर्मात्मा वसुदेव ही आपला नवीनच झालेला पुत्र घेऊन कंसगृहित जाऊ लागला त्यावेळी मार्गामध्ये लोक त्याची स्तुती करू लागले लोक म्हणाले जन होसुदेवाकडे पहा हा आपल्या वचनाप्रमाणे पुत्राला कंसाकडे नेत आहे मनात मत्सर न आणता तो सत्यवचनी वसुदेव आज आपला पुत्र मृत्यूला देण्यास उद्युक्त झाला आहे हा अद्भुत धर्म सर्वांनी अवलोकन करावा ह्या वसुदेवाचे जीवित सफल झाले आहे कारण हा काल रूप कंसाला अर्पण करण्याकरता जात आहे आणि लोक स्तुती करत असताना ती श्रवण करून वसुदेव कंसगृही प्राप्त झाला त्याने आपला पुत्र त्याला अर्पण केला तेव्हा त्या ते महात्म्याचे धैर्य अवलोकन करून कंस ही विस्मयचकित झाला आणि ते बालक घेऊन हसतो वसुदेवाला म्हणाला हे शूरसेन पुत्रा तू बोलल्याप्रमाणे पुत्र अर्पण केलास तू धन्य आहेस परंतु हा पुत्र माझा मृत्यू नव्हे कारण आठवा मृत्यू म्हणून आकाशवाणी झालेली आहे स्वच्छंदपणे करणे योग्य होणार नाही तर आता हा तुझा बालक घरी परत घेऊन जा हे महाविचारी वासुदेवा तू आपला आठवा पुत्र मला आणून दे असे बोलून दुष्ट कंसाने तो पुत्र वसुदेवाचे स्वाधीन केला हा बालक घरी जावो आणि सचिवांना म्हणाला अहो मी बालकाचा घात व्यर्थ का बरे करावा देवकीच्या आठव्या पुत्रापासून मला मृत्यू प्राप्त होईल अशी आकाशवाणी झालेली आहे हिचा पहिला पुत्र मारून मी का पातक करू इतक्यात मनी श्रेष्ठ नारद तिथे आले उग्रसेन उग्रसेने तेव्हा नारद हास्यपूर्वक त्याला म्हणाले हे महाभाग्यवान कंसा मी मेरू पर्वतावर गेलो होतो तेथे ब्रह्मा वगैरे देव स्वस्त चित्त होऊन विचार करीत होते त्यावेळी वसुदेवाचा देवकी भारेच्या ठिकाणी सूरश्रेष्ठ विष्णू तुझा वधाकरता जन्म घेणार आहे असे ठरले तू नीती असून वसुदेवाच्या पुत्राचा घात कसा केला नाहीस कंस म्हणाला आकाशवाणीप्रमाणे माझा मृत्यू जो वसुदेवाचा आठवा पुत्र त्याचा मी वध करीन इतरांचा करणार नाही नारद म्हणाले हे नृप्रेष्ठा तुला शुभाशुभ राजनिती विधीत नाही देवांचे मायाबलही तू जाणीत नाहीस तेव्हा आता मी बोलू तरी काय अरे शूर आणि शुभेच्छु पुरुषाने शूद्र ही उपेक्षा करू नये अरे देवकीचे आठ पुत्र एकत्र केले असता गणने मध्ये सर्व हि आठवेच आहे समजून उमजून तू शत्रूचा त्याग केलास हा तुझा मूर्खपणा आहे असे बोलून श्रीमान नारदमुनी तेथून सत्वर निघून गेले ते गेल्यानंतर त्या मंदबुद्धी कंसाने पुन्हा त्या बालकाला आणवून पाषाणावर आपटून मारले तेव्हा त्याचे मन शांत झाले अध्याय एकविसावा समाप्त